व्यासोवाच सम्रश्न संहृष्ट विप्राणा रौमहर्षणी प्रतपूज्यवचस्ते प्रवक्तुमुपचक्रे श्री व्यास म्हणतात शौनकादिब्रह्मवादी ऋषींचा हा प्रश्न ऐकून रोमहर्षणाचे सुपुत्र उग्रश्रवा याना फार आनंद झाला त्यांनी ऋषींच्या या मंगल प्रश्नाचे अभिनंदन करून सांगण्यास सुरुवात केली सूत म्हणाले कोणतेही लौकिव वैदिक कर्म कर्तव्य नसलेल्या आणि संन्यास घेण्यासाठी एकटाच निघालेल्या ज्यांना पाहून वडील होऊन हु, हे पुत्र, हे पुत्र पुन्हा बोलावू लागले तेव्हा शुकरूप झाल्यामुळे वृक्षांनीच ओ दिली याप्रमाणे सर्वांच्या हृदयात विराजमान असलेल्या श्री शुकमुनींना मी नमस्कार करतो अत्यंत प्रभावी सर्व वेदांचे सार असलेले संसार रूप अंधारातून बाहेर पडू इच्छिणाऱ्यांना आध्यात्मिक प्रकाश देणारे अद्वितीय रहस्यमय भागवत पुराण संसारी लोकांची दया घेऊन त्यांच्या उद्धारासाठी ज्यांनी सांगितले त्या मुनींचे गुरु असणाऱ्या व्यासपुत्र श्री शुकाचार्यांना मी शरण जातो पुरुषश्रेष्ठ नरनायण ऋषींना सरस्वती देवीला आणि श्री व्यासदेवांना नमस्कार करून मी या श्रीमद भागवताचे पठन करावे ऋषीवर यहो संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आपण हा सुंदर प्रश्न विचारला आहे कारण हा प्रश्न श्रीकृष्णांच्या संबंधात आहे त्यामुळे अंतक्करण चांगल्या प्रकारे प्रसन्न होते ज्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अंतःकरण प्रसन्न करणारी निष्काम व अखंड भक्ती उत्पन्न होते तोच मनुष्यांचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई भक्ती निर्माण होताच तत्काळ निष्काम ज्ञान व वैराग्याचा आविर्भाव होतो धर्माचे योग्य तऱ्हेने पालन केल्यानंतरही जर मनुष्यांच्या हृदयात भगवंतांच्या कथाविषयी प्रेम निर्माण होत नसेल तर ते धर्मपालन म्हणजे केवळ श्रमच होत धर्माचे फळ मोक्ष आहे धनप्राप्तीत धर्माची सार्थकता नाही धन धर्मासाठी आहे भोगविलास हे धनाचे फळ मानलेले नाही भोगविलासांचे फळ तृप्ती नवे। तर त्याचा हेतू केवळ जीवन निर्वाह आहे जीवनाचे फळ म्हणजे तत्वजिज्ञास कर्मे करून स्वर्गप्राप्ती हे नवे। तत्ववेते लोक ज्ञाता म्हणजे जाणणारा आणि ज्ञेय म्हणजे जे जाण्याचे ते या दोन्ही भेदांनी रहित अद्वितीय अशा ज्ञानालाच तत्व म्हणतात यालाच कोणी ब्रह्म कोणी परमात्मा तोर कोणी भगवान असे म्हणतात श्रद्धाळू मुनी भागवत श्रवणाने प्राप्त झालेल्या युक्त भक्तीने आपल्या हृदयात त्या परमात्म्याचा अनुभव घेतात हे ऋषींना म्हणूनच मनुष्यांनी आपापला वर्ण आणि आश्रमानुसार उत्तम रीतीने जे धर्माचरण केले असेल त्याची पूर्ण सिद्धी म्हणजे भगवंतांची प्रसन्नता होय म्हणूनच एकाग्र चित्ताने भक्तवत्सल भगवंतांचेच निरंतर श्रवण कीर्तन ध्यान आणि पूजन केले पाहिजे विवेकी के पुरुष ज्या भगवंतांच्या चिंतन रूपी तलवारीने कर्मबंधनाची गाठ तोडून टाकतात त्या भगवंतांच्या लीला कथांवर कोणता मनुष्य प्रेम करणार नाही हे ऋषींनो पवित्र तीर्थांची यात्रा केल्याने आणि महापुरुषांची सेवा केल्याने श्रद्धापूर्वक श्रवण करणाऱ्याला भगवतकथेत रुची उत्पन्न होते ही। भगवान श्रीकृष्णांच्या यशाचे श्रवण आणि कीर्तन दोन्ही पवित्र करणारी आहेत संतांचे हृदय भगवान आपली कथा ऐकणाऱ्यांच्या हृदयात येऊन स्थिर होतात आणि त्यांच्या अशुभवासना नष्ट करतात श्रीमद्भागवत किंवा भगवद्भक्तांच्या निरंतर सहवासाने जेव्हा पुष्कळच्या अभिष्ट अशुभवासना नष्ट होतात तेव्हा पवित्रकीर्ती भगवन श्रीकृष्णांच्या ठिकाणी चिरस्थायी प्रेम निर्माण होते तेव्हा काम आणि लोभामुळे रजोगुण आणि तमोगुणाचे भाव नाहीसे होतात आणि चित्त याने रहित होऊन सत्वगुणामध्ये स्थिर होते तसेच निर्मल होते या प्रकारे भगवंतांची भक्ती केल्याने जेव्हा सर्व आसक्ती नाहीशा होऊन हृदय आनंदाने भरून जाते तेव्हा भगवतत्वाचा अनुभव येऊ लागतो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 आणि प्रलय करण्यासाठी एका अद्वितीय परमात्म्यानेच विष्णू ब्रह्मा आणि रुद्र ही तीन रूपे धारण केली आहे परंतु मनुष्यांचे परमकल्याण सत्वगुणाचा स्वीकार करणाऱ्या श्रीहरीपासूनच होते जसे पासून उत्पन्न झालेला लाकडापेक्षा धूर आणि त्याहीपेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे कारण वेदोक्त यज्ञ यागांद्वारा अग्नी सद्गती देणार आहे त्याप्रमाणे तमोगुणापेक्षा रजोगुण श्रेष्ठ आहे आणि त्यापेक्षाही सत्वगुण श्रेष्ठ आहे कारण तोच ब्रह्मदर्शन करून देणार आहे प्राचीन काळी महात्म्य आपल्या कल्याणासाठी विशुद्ध सत्वमय भगवान श्री विष्णूंचीच आराधना करीत असत आताही जे लोक त्या महात्म्यांचे अनुकरण करतात त्यांचे तसेच कल्याण होते जे लोक हा संसारसागर पार करू इच्छितात ते कोणाचे दोष पाहत नसले तरी अघोरी अशा तमगुणी आणि रजोगुणी भैरवादी भूतपतींची उपासना न करता <coughs> सत्वगुणी भगवान विष्णू आणि त्यांचे अंशावतार यांचे भजन करतात परंतु ज्यांचा स्वभाव रजोगुणी अगर तमगुणी आहे ते धन ऐश्वर पुत्रपौत्र इत्यादींच्या अभिलाषेने पितर भूत आणि प्रजापती यांची उपासना करतात कारण अशा लोकांचा स्वभाव त्यांच्याशी मिळता जुळता असतो वेदांचे तात्पर्य श्रीकृष्ण हेच आहे यज्ञाचा उद्देशही श्रीकृष्ण प्राप्ती हाच आहे योग श्रीकृष्णांसाठीच केला जातो आणि सर्व समाप्ती श्रीकृष्णांमध्येच आहे ज्ञानाने ब्रह्मस्वरूप श्रीकृष्णांचीच प्राप्ती होते तप श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच केले जाते धर्माचे अनुष्ठान श्रीकृष्णांकरिताच केले जाते आणि अंतिम गती श्रीकृष्णच आहेत जरी भगवान श्रीकृष्णा प्रकृती आणि तिचे गुण यांच्याही पलीकडचे आहेत तरी सुद्धा त्यांनी जी प्रपंचदृष्टीने आहे परंतु तत्वदृष्टीने नाही अशा आपल्या त्रिगुणात्मक मायेने प्रथम या विश्वाची रचना केली हे तीन गुण त्यांच्या मायेचा विलास आहे परंतु मायेच्या अंतर्गत राहिल्यामुळे भगवान गुणवान असल्यासारखेच भासतात वास्तविक ते परिपूर्ण विज्ञानानंद अग्नी अग्निवस्तुत एकच असला तरी स्वतःचे उत्पत्तीस्थान असणाऱ्या लाकडांच्या विविध आकारांनी तसतसा प्रकट होतो त्याचप्रमाणे सगळ्यांच्या ठाई आत्मरूपाने असलेले एकच भगवंत प्राण्यांच्या विविधतेमुळे अनेक आहेत असे वाटते भगवंतसूक्ष्मभूत तन्मा इंद्रिये आणि अंतःकरण आदिगुणानपासून उत्पन्न झालेल्या द्वारा अनेक प्रकारच्या जीवयोनी निर्माण करतात आणि त्या भिन्न भिन्न जीवात प्रवेश करून त्या त्या जीवाना अनुरूपविषयोपभोग घेतात भावयेशसत्व लोकाना वै लोकभाव लिलावतरानुत्रो दैवतेयंग नरा दिशु तेच संपूर्ण लोकांची रचना करतात आणि देवता पशुपक्षी मनुष्य इत्यादीने करून सत्व सत्वगुणाच्या द्वारा जीवा पालन पोषण करतात श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्या संहिता प्रथमस्कंदे नैमिसीओपाख्याने द्वितीध्यायकृष्णापणस्त